वाल्मिकी रामायण अयोध्या खांड सर्व अश्रूंच्या धारा वाहू लागल्या ती मंदस्वराने म्हणाली संबंधात जे दोष सांगितले तरी तुमचे प्रेम मला मिळाल्यामुळे गुढच असे समजा हरिण सिंह हत्ती वाघ शरभ चमर हरिण सांब्रे तसेच इतर जे वनात राहणारे प्राणी असेल त्या सर्वांनी रामा तुमचे पूर्वी रूप पाहिलेले नसल्यामुळे तुमचे रूप पाहताच पळून जाते ते सर्व तुम्हाला भीतील माझ्या पिका, माता पित्यांच्या आज्ञेने मला तुमच्या सोबतच गेले पाहिजे रामा तुमचा वियोग झाला तर मला येथेच प्राण टाकावा लागेल राघवा तुमच्या मी असले तर देवांचा राजा इंद्र असला तरी तो सुद्धा आपल्या बलाने माझ्यावर हात टाकू शकणार नाही पण जी नारी पतीहीन झाली तिला जगणेसुद्धा शक्य होणार नाही असे रामा तुम्हीच नाही का बरे मला सांगितले शिवा हे महाप्रज्ञ रामा, पूर्वी माहिरी असताना मी ब्राह्मणांच्या तोंडून ऐकले होते की मला खरोखर वनातच राहायचे ते खरंच झाले घरी लक्षणे जाणण्यात कुशल अशा ब्राह्मणांकडून ते ऐकल्यानंतर मी नित्य वनवासाविषयी उत्सुक होऊन राहिले तो वनवासाचा आदेश माझ्या दैवतच खरोखर होता म्हणून प्रिया तुम्हा पतीसोबत मी येणारच याहून वेगळे घडणार नाही तुमच्या मी वनात जाईन म्हणजे तो आदेश मी पार पाडला असे होईल हा आला आहे ती ब्राह्मणांची वाणी खरी होतात ही गोष्ट खरी पण ती वाट्याला येतात माहेरी मी कुवारी असताना माझ्या आईच्या समक्ष शांती पावलेल्या एका तापसेकडून माझ्यासाठी वनवास असल्याचे मी ऐकले होते म्हणून मी प्रभू यापूर्वीच तुमची पुष्काळ वेळा विनवणी केली आहे तुमच्यासह वनवासाला जाणे मी अपेक्षित राघवा तुमचे भले असो त्या जाण्याच्या क्षणाचीच मी वाढ बोलत आहे तुम्ही वनात राहत असताना तुमची शुराची सेवा करणे मला फार आवडेल मागमाग जाऊन ठेवल्यानेच मी पापमुक्त कारण पती हे श्रेष्ठ दैवत आहे मेल्यानंतर माझी नित्य तुमच्याशी शुभसंगती राहील कारण यशस्वी ब्राह्मणांच्या तोंडून अशी पवित्र श्रुती ऐकण्यात येते की यह लोक वडील माणसाने हातावर पाणी सोडून ज्याला जी स्त्री दिली ती मेल्यानंतर सुद्धा स्वधर्माने त्याचीच होते असे असताना तुम्ही का मला आपल्या सदाचरणी पतिव्रता पत्नीला नेऊ इच्छित नाही याचे कारण काय काकुतश्या मी तुमचे भक्त पतिव्रता तुमच्या सुखदुःखाशी एकरूप झालेली दिन आहे सुखदुःख समान मानणाऱ्या मला तुम्ही आपल्या बरोबर जर मला अशी दुःखी अवस्था टाकून बरं निर्णामे म्हणाल तर मी जीव देण्यासाठी विष घेईन किंवा पाण्यात बुडून मरेन अशा रीतीने परिणाऱ्या करता विनवण्या केला. परंतु तो महाभो तिला निर्जन वनात न्यायला कबूल होईना तो असे म्हणाल्यानंतर मैथिली अतिशय उष्ण अश्रुने ती जणून शरीराला स्नान घालू लागली तेव्हा चिंता बसलेल्या आणि रागावलेल्या सीतेचे मन वळवण्यासाठी धीर गंभीर रामाने तिचे नाना प्रकारे सांत्वन केले अयोध्याकांडाचा एकोणतीसावासर्ग समाप्त